सात दशमलव खुश रहो खुशियां बांटो नमस्कार अपने ऐकते हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 जीरो वर पॉइंट एट स्वागत है और आज या यहाँ विशेष एपिशोडमे अपने बरबर डॉक्टर श्रीनाथ कवड़े सर आये आंसर मग् एपिसोडम अपनी जैविक विविधता आयावरण अ्रॉड विषय चर्चा के लिए सीम्पल एक एक्सपीरियन्स मरुन एक प्रवास आ क्षेत्र कसा आना कस ये सगैं अपन तुम्हारे माइती करूँ घ आज आप एक वे सह्याद्री अपन ज्यादा सह्याद्री पर्वत श्रृंखला थोड़ी महत्ति कर आजिड मध्य विशेष सर खूब खूब स्वागत है एकदम <laughs> <laughs> <है>। ठीक <laughs> तुम बेंगलोर चीज अच्छा अच्छा चारशे वर्षा अरे वाह चार जुना अतिशय मोठा विस्तार त्याचा होता जवळपास एक 2 एकरच्या आसपास त्याचा विस्तार होता त्याचा जुनं घोड पडलेलं आहे परंतु त्याच्या आसपास त्याच्या ज्या फांद्या स्वतःच एक वेगळं झाड असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय अच्छा अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा, अच्छा व्हेरी गुड तरी फारच सुंदर अनुभव आहे तुमचा आणि आशा व्यक्त करतो आमच्या मित्रांनाही जे आता रेडिओ पुनेरी आवाज ऐकतात त्यांनाही एकदम नवल वाटत असेल की असा कसा काय अशा बऱ्याचशा वनस्पती आपल्या मोठे वृक्ष जवळपास जे हो। <laughs> आहे आणि जैविक विविधता व सह्याद्री याच्यामध्ये जे डिफरन्शिएशन किंवा या दोन्ही कसा पूरक आहेत एक दुसऱ्यांच्या ते तुम्ही आमच्या श्रोतांना नक्कीच सांगा मुळातच सह्याद्री म्हणजेच त्याला पश्चिम घाट देखील म्हणतात की जो गुजरात पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे गुजरातच्या दक्षिणेकडे तापी नदी पासून नहीं। नहीं। नहीं। ते कन्याकुमारी पर्यंत त्याचा विस्तार आपल्याला दिसतो जवळपास एक लाख चाळीस हजार चौरस किलोमीटर इतकी त्याची व्याप्ती आहे हा पश्चिम घाट मुख्यत तीन भागांमध्ये आपण डिवाइड करू शकतो जसं की गुजरातच्या तापी नदीपासून ते पासून ते कर्नाटक तमिळनाडू आणि केरळ याच्या सीमेवरती एक पालघाट नावाची गॅप आहे त्याला आपण मध्य सह्याद्री म्हणू शकतो पालघाट गॅप पासून ते कन्याकुमारी पर्यंत हा दक्षिण सह्याद्री का भाग मनू शको अख्यतः अपन जब भाग केले के लिए वनस्पति तिथे पड़ना पउस तिथे जे का इन जनरल वातावरण है तो वातावरण है मुख्यतः तीन भाग पड़ता संपूर्ण भागामदे ज्या पद्धति वनस्पति वाढ़त प्राणी पक्षी फूलपाखर है कीटकान विविध जी प्रजाति तिथे एकंदरच जे वातावरण है त्या वातावरणामुळे स्वतःचं ते एक वेगळं स्थान ते निर्माण केलेलं आहे असं आपल्याला दिसतं श्रीनाथ सर फारच सुंदर तुम्ही सह्याद्री ज्या जे बाहेरिक रूपरेखा आहे ते तुम्ही एक गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंत कसा त्याच्या रूपरेखा आहे ते सांगितलं आणि याच्यामध्ये आपण जसं सुरुवातीला मी म्हटलं जैविक विविधता जैविक विविधता हे जे आहे ते कसं काय आपण समजून कसं काय आपल्याला माहिती पडेल जैविक विविधता किंवा जैवविविधता याचा अर्थच मुळात असा आहे की या पृथ्वी तलावरती ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जमिनी जमीन असेल पाणी असेल ते समुद्राचं असेल किंवा धरणांचा असेल किंवा नदीचा असेल या संपूर्ण भागामध्ये कोणत्या प्रकारचे किती जीव आढळतात आणि त्याच्यामध्ये असलेली वैविध्यता कशा प्रकारची आहे त्याच्यावरती जैविक विविधता त्या भागाची ठरते हु. त्याला इंग्रजीमध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर डायव्हर्सिटी इन द बायोलॉजिकल फॅक्टिकल त्याच्यामध्ये छोटे कीटक येतील पक्षी प्राणी फूल फुलपाखरे हु, त्याचबरोबर इतर मोठे मोठे जे प्राणी आहेत ते हे प्राण्यांच्यामध्ये त्याचबरोबर काही वनस्पती आहेत की ज्याच्यामध्ये शेवाळ असतील बुरशी असेल मोठे वाढणारे वृक्ष असतील या सगळ्यांचा एक समुदाय ज्या ज्या ठिकाणी स्वतःची एक वेगळा विस्तार दाखवतो या संपूर्ण गोष्टीला आपण जैविक विधता असं म्हणू शकतो आणि आपला सह्याद्री तर जैविक विविधीने अत्यंत संपन्न आणि फार वेगळ्या प्रकारचा आहे याचं कारण असं की आपल्या इथे असणाऱ्या बऱ्याचशा प्राणी आणि वनस्पती यांच्या जाती प्रजाती जगात इतरत्र कुठेही सापडत नाही हे या सह्याद्रीचा आपल्या अत्यंत युनिकनेस आहे असं म्हणताय नक्कीच फार सुंदर तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केला आमच्या बरोबर सह्याद्री आणि जैविक विविध बद, सांगितलं आणि जेवढा आपण याचा बारीकीने अभ्यास करणार तेवढंच आपल्याला मला वाटतं खूप काही इन्फॉर्मेशन म्हणा किंवा ज्ञान आपल्याला मिळत जाईल नक्की अन... आपल्याला असं वाटतं की सह्याद्री म्हणजे कुठेतरी डोंगरांगा असते हा असं ते विचार येतो पण ते एकदमच वेगळ्याच तुम्ही त्याच्या रूपरेखा सांगितलं आणि त्याचा आपला काय संबंध आहे मुळातच या संपूर्ण सह्याद्री रांगांच्या वरती भारताच्या दक्षिण पूर्ण उपखंड जो आहे त्या उपखंडामध्ये असणारे अडीचशे मिलियन लोक या पश्चिम घाटावरती अवलंबून आहे <laughs> मला वाटेल हे कसं काय मुळातच आपल्याकडे जो दक्षिण पश्चिम कडून येणारा जो मान्सून आहे त्या मान्सूनचा संपूर्ण परिणामकारकता हा पश्चिम घाट रेग्युलेट करत असतो पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या कृष्णा असेल कोयना असेल गोदावरी यासारख्या मोठ्या मोठ्या नद्या या पूर्व वाहिनी आहेत आणि दक्षिण भारतातील तेलंगणा असेल आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटका या सगळ्या भूभागामध्ये या भात जातात आणि त्यांचं सगळं अवलंबत्व जे आहे हे या उगम पावलेल्या नद्यांच्या आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजेच जैविक विधता फक्त सह्याद्री किंवा पश्चिम घाटापुरतीच मर्यादित नाही आहे तर जिथे जिथे मानवजीवन मानव जीवन आहे मानव जीवनाच्या जीवन आसपास ज्या प्रकारची जंगल आहेत जंगलांच्या मध्ये असणाऱ्या विविध प्राणी असतील पक्षी असतील यांच्यामध्ये आढळणाऱ्या जे जैविक विधता आहे ते आपण बघू शकतो फारच सुंदर एक्सपिरियन्स मी शेअर केला सर आणि एक विचारायचे म्हणजे मानवी जीवन आणि जैविक विविधता याच्यामध्ये यांच्या इम्पॉर्टन्स काय हे तुम्ही सांगा मुळातच जशी जैविक विविधता जंगलांच्या मध्ये या निसर्गामध्ये आहे तशीच आपण जर विचार केला तर माणूस सुद्धा त्या त्या पर्यावरणाचा किंवा त्या निसर्गाचा एक अविभाज्य घट आपण पण एक डायव्हर्सिटीचा भाग आहोत परंतु आपण समजत नाही विधी बरोबर आहे मुळातच कसं आहे की जैविक विविधता आणि मानव प्राणी किंवा मानव जात यांचा खूप क्लोज संबंध आहे याचं कारण असं आपण जे खातो घरी भात खो किंवा भाजीपाला हे नक्की काय वेगळ्या प्रकारचे भाजीपाला हे कुठून आलेले याचं उगमस्थान हे एक प्रकारचं विचार केला तर ते जंगलातूनच जंगलातून निसर्गातून आलेले तुम्ही एका वेळी एक प्रकारचा भात खाऊ शकत नाही एका वेळी एक प्रकारची भाजी खाऊ शकत नाही ती मे बी अव्हेलेबल होऊ शकेल असं पण नाही असं पण नाही म्हणून हे संपूर्ण जैविक विधता ही मानवी जीवनाशी डायरेक्टली संबंधित आहे आणि याच्यातून भविष्य काळात जैविकविधता जर कमी झाली किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला त्याच्या अधिवासनमध्ये प्रॉब्लेम झाला तर नक्कीच मानवी जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो शकते। <laughs> सर एक म्हणजे एक एक्झाम्पल एक एक तुम्ही देश आणि विदेशातला सांगितलं तर नक्कीच आमच्या श्रोतांना विस्तारपणे समजून घेता येईल जैविक विधता ही हजारो वर्षापासून लाखो वर्षापासून पृथ्वीवरच्या ठिकठिकाणच्या थीक जंगलांच्या मध्ये भूभागांच्या मध्ये आपल्याला दिसतंय परंतु याच्यावरती खऱ्या अर्थाने प्रकाश टाकला गेला तो साठ सत्तरच्या दशकांमध्ये कारण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुठले तरी जीव हे कमी होतात आणि या जीवांचा खऱ्या अर्थाने जे एक्सप्लोरेशन झालं किंवा ज्या भूभागामध्ये जे आढळतात त्याची माहिती गोळा करण्यात आली नंतर असं आढळलं की काही जीव हे कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने मेबी मानवनिर्मित असेल किंवा निसर्ग निर्मिती असेल या कारणांच्या मुळे त्यांची संख्या हुँ, हुँ. हुँ, हुँ. ही झापाट्याने कमी होताना दिसते आणि इतिहास सांगतो की काही प्रजाती जसं डायनॉसॉरस कुठल्या तरी कारणाने ते या पृथ्वीवरनं नामशिष झालेले डायनासॉरसारखे अजूनही बऱ्याचशे प्रजाती आहेत वनस्पतींच्या प्राण्यांच्या या जर पृथ्वीवरनं गेल्या तर त्या पुन्हा आपण निर्माण करू शकत नाही त्यासाठी टेक्नॉलॉजी आपण किती प्रगत होऊ तरी आपण त्या परत निर्माण करू शकतो आपण निर्माण करू शकत नाही तर खऱ्या अर्थाने जैविक विद्याचा अगदी सखोल विचार जर केला तर आपल्याला असं दिसतं की वनस्पती प्राणी यांचा जो परस्पर संबंध आहे हा आपल्याला आधोरेखितच झालेला दिसतोय संबंध कशासाठी तर त्यांचा पण एक कॉन्ट्रीब्युशन आहे आणि प्राण्यांचा पण काही कॉन्ट्रीब्युशन आहे जसं की फुला झाडांची फुलं निर्माण होतात फुलांच्या वरती मधमाश जातात परागी भवनाचं काम करतात त्याचबरोबर जेव्हा परागीभवन होत तेव्हा फळ धारणा होते फळ पक्व होतात मोठी होतात आणि त्यांचं डिस्पर्सल म्हणजे ते एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचं काम विविध प्राणी विविध ज्या एजन्सीज आहेत जसं पाणी असेल किंवा हवा असेल यांच्या माध्यमातन होत असतं आणि पुन्हा हे त्यांचं जीवनचक्र हे गेले लाखो वर्षापासून असंच अविरत चालू झालेलं दिसतं आपल्याला नक्की तुम्हें एकदम विस्तारपूर्वक महति दिलानी अशा व्यक्त करते जेव जैविक विविधता वरती विचार करो तो अपने वाटतो कि आप वेगविक वेग कि जी अपन पांच तत्व जेवन एन्वायरमेंट की बात करते तर आपण थोडासा आपल्याला वेगळा ठेवतो तर वेगळ्या ठेवल्याने काय होतं मग जसं तुम्ही म्हटलं डायनासोर वगैरे जे पण असे वेगवेगळ्या प्राणी आहेत आता नीड ऑफ टाईम म्हणजे काय आजच्या समयामध्ये आपण बघतो की बरेच काही प्राणी असतात सिंह आहे ते पण कमी झालेत ना आपण पूर्णपणे रक्षण करत नाही आणि त्याच्यासाठी आपण जसं तुम्ही म्हटलं साठ सत्तरच्या दशकमध्ये एक अवेअरनेस आला गव्हर्नमेंटने त्याच्यावर काम करायला सुरू केलं तर हा अवेअरनेस सतत पाहिजे आपल्याला आणि प्रत्येक जीवासाठी आज आपण जे आपल्या घरी सूर्य उगवलं की लगेच आपल्याला चिमण्यांच्या वगैरे ह्याच्या एक म्युझिक आपण त्यांचा आवाज ऐकत असतो पण आज ते शहरीकरण झाल्यामुळे त्यांचा आवाजही कुठे आपल्याला ऐकायला येत नाही खऱ्या अर्थाने शहरीकरण असेल किंवा निर्मित, जी संकट असतील त्या संकटामुळे नक्कीच नजीकच्या गळामध्ये जैविक विविध पुढचा प्रश्न असा आहे की एन्व्हायरमेंट आहे प्राकृतिक जैविक विविधता आहे आणि त्याच्यामध्ये जे आक्रमण म्हणतात आपण अटॅक आणि धोका हे कशाप्रकारे आपण समजून शकतो याच्यामध्ये पर्यावरणाचा धोका किंवा त्याच्यावरती अतिक्रमण आक्रमण हे जगातल्या कोणत्याही देशाला थांबवत आलेलं नाही अजून कारण जिथे जिथे माणूस जात आहे तिथे तिथे पर्यावरणावर जो अतिक्रमण आहे आक्रमण आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहे विशेष करून जैविक विविधतेवरती त्याचं अतिक्रमण आक्रमण हे मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहे तर आपण बघू शकतो की शहरीकरण असेल पूर्वी गावाकडे लोक राहायचे त्यांची गरज ही मर्याद होती जसं जसं शहरीकरणामध्ये वाढ होत गेली तशी तशी त्यांच्यामध्ये जे राहणीमानात बदल होत गेले त्या बदलामुळे त्यांची गरजा पण वाढत गेल्या जसं तुम्हाला आठवत असेल की लोक खेडेगावात राहायचे रस्ते साधे असायचे त्यांच्या mm -hmm. गरजा लिमिटेड असायच्या त्यांचं राहणीमान किंवा त्यांच्या गरजा या पर्यावरणपूरक mm -hmm. असायच्या आता तुम्ही विचार करा की शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या किती आहे आणि खेडेगावात राहणाऱ्या लोकांची संख्या किती आहे <laughs> अल्टिमेटली त्याच्यावरती जो काही प्रेशर होतोय खऱ्या अर्थाने या सगळ्या नैसर्गिक घटकांच्या वरती हवा असेल पाणी असेल जमीन असेल आज आपल्याकडे चांगल्या प्रतीचं खायला आपल्याकडे शेती मधून आपण अन्न मिळू शकत नाही भाजीपाला मिळू शकत नाहीये पाण्यावरती आपण तुम्ही बघितलं असेल की पावसाचा पाऊस पडताना तुम्ही बघितलं असेल पाऊस पडताना तुम्ही बघितला असेल पडल्यानंतर एक छान सुवासिक असा वास येतो हो, मला असं वाटतं नजीच्या काळामध्ये तो वास पण आपल्याला ते सुगंधही आपल्याला घेता येत नाही अशी सिच्युएशन आहे कुठेतरी नक्कीच आपल्याला फारच डीपली त्याच्यावरती विचार करायला लागेल तुम्हाला मी सांगतो की पाऊस पडताना पाणी खूप चांगलं असतं परंतु शहराच्या परिसरामध्ये आपण जे जे आक्रमण केलेले आहेत ज्या ज्या पद्धतीने आपण चुकीच्या पद्धतीने आपलं राहणीवाण केलेलं आहे त्याच्यामुळे होतं असं की पडणारा पाऊस खूप चांगला आहे परंतु तो ज्या जमिनीवरती पडतो पडल्यानंतर ते पाणी संपूर्ण दूषित होत आणि सगळं पाणी हे गटाराच्या माध्यमात नदीमध्ये नदी जातं नदीतलं पाणी धरणं जातं आणि तेच पाणी त्याच्यावरती शेती करून तेच शेतीतलं धान्य किंवा जी का सर मैं समझू शकत नहीं अचुएशन आज का है एक छोटा सा ब्रेक घर पर सर बोलू जैविक विविधता वह इम्पॉर्टन्स का जैविक विविधता सहयाद्री विषय घे बोलत है नक्की तुम्हारा ही कुछ एक प्रश्न चिन्ह उभर मनात से वन नाइन वन नाइन ट्रिपल जीरो फाइव वरती अपना प्रश्न नाव वाटू शकता एपिशोड मधे प्रश्नाच उत्तर ही देखो अपने ईकत आए रेडियो पुनेरी आवाज वन जीरो सेवन पॉइंट एट एफ एम मानवा रहा आनंद लुटाशी रावली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 se waaz de baas re खा नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुनिरी आवाज वन झिरो वर आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचे या एपिसोड आपल्या बरोबर आहेत डॉक्टर श्रीनाथ सर जैविक विविधता वा सह्याद्री याच्यावरती आपण मनन चिंतन करत पर्यावरण आणि याच्या पूरक जे आहे जीवनशैलीबद्दल तुम्ही सांगा मुळातच पर्यावरणपूरक याचा अर्थ असा की hmm. पर्यावरणाला कमीत कमी धोका पोचून आपण आपली जीवनशैली ही अनुभवायला पाहिजे जीवनशैली म्हणजे आपला जीवनक्रम जीवन तसा तुम्ही करायला पाहिजे आपली जी लाईफस्टाईल आहे ती चेंज करायला पाहिजे अशी परिस्थिती जसं की आपल्या ज्या भौतिक गरजा आहे प्रमुख गरजा आहे त्याच्यामध्ये पाणी खऱ्या अर्थाने पाण्याचं महत्व किती आहे पाणी जपून वापराला पाहिजे आपण ज्या जमिनीवरती ज्या भागात जातो तिथे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा जर करा असेल जसं की प्लास्टिकचा कचरा नंतर विविध प्रकारचं जे पोल्युशन आपण करतोय म्हणजे तर म्हणजे असं की हवा दूषित करण्याचं असेल पाणी दूषित करण्याचं असेल जमीन दूषित करण्याचं जर काम आपण करत असेल तर मला असं वाटतं हा पर्यावरणावरती फार मोठं अतिक्रमण आहे नक्कीच मुळातच या गोष्टीचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा आपल्याला येणार आहे जसं की प्लास्टिक प्लास्टिक एकदा बाहेर पडलं की त्याला खुजण्यासाठी जवळपास तीनशे ते चारशे वर्ष लागतं आणि हे प्लास्टिक समजा कुठल्या प्राण्याच्या पोटात गेल अननोइंगली त्याला माहित नाही खायचं आहे का खायचं ते प्लास्टिक जर प्राण्याच्या गेल ते डायजेस्ट करू शकत नाहीये mm -hmm. मग अशा बऱ्याचशा प्राण्यांचा मृत्यू देखील असं झालेला आहे mm -hmm. जसं की आम्ही भीमाशंकरच्या जंगलात गेलो होतो तिथे आम्हाला असं दिसलं की शेकडू की जे महाराष्ट्र राज्याचा प्राणी आहे त्या प्राण्यासाठी भीमाशंकरचं अभयारण्य हे घोषित झालेलं आहे आणि संरक्षित म्हणून वनखात त्याच्याकडे बघतंय तिथे लाखो जे शिवभक्त असतील किंवा पर्यटक असतील ते त्या ठिकाणी जातात त्यांच्याकडनं मे बी नोईंगली और अननोईंगली जर कुठे प्लास्टिक टाकलं कुठे काही खायला टाकलं ते जे जायन्स क्युअर म्हणजे राक्षसी खार आहे ही खार फार वेगळ्या प्रकारची आहे आणि ती खार जर अन्नाच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत असेल त्या खारीकडनं जर असं प्लास्टिक किंवा त्याच्यामध्ये असलेलं जे काही खाद्य खाताना जर प्लास्टिक फुटत गेला तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो त्यांची संख्या जर झपाट्याने कमी झाली तर एक अत्यंत महत्वाचा प्राणी त्या जंगलाचं एक की स्टोन स्पीशी म्हणता येईल आयडेंटिकल स्पिशीज म्हणता येईल फ्लॅग स्पीक फ्लॅगशिप स्पीशीज म्हणू शकतो असं स्पीशीज जर तिथून जर कमी झालं तर त्याचा परिणाम हा लॉंगटम आहे आणि अशा प्रजाती पुन्हा आपण निर्माण करू शकत नाहीये हा असा मानवनिर्मितच धोका आपण एका विशिष्ट जंगलच नाही आहे तर जंगलामध्ये असणाऱ्या प्राण्यांना देखील केलेलं आहे असे या ठिकाणी मला सांगायला वाटतं खूपच सुंदर तुम्ही एक्झाम्पल दिला आणि अशा व्यक्त करतो आपल्या मित्रांना त्यांना पण माहिती असेल किंवा आता जे अवेअरनेस आपण कॅम्पेन वगैरे सरकार करत आहे की प्लास्टिकचा वापर कमी करा आणि कपड्याचे जे ताईल आहेत ते वापरा तुम्ही आणि कारण कारणहीच आहे की प्लास्टिक कधीही डिझॉल्व्ह होत नाही लॉकर आणि तुम्ही म्हटलं तीनशे चारशे वर्ष लागतं म्हणजे नक्कीच त्याच्याकडे आपल्याला एक लक्ष देऊन त्याच्यावर काम करायला लागेल आणि याला रिसायकलिंग वगैरे काय करता येईल का प्लास्टिकचा म्हणजे आपण चला ठीक आहे त्याला आपण कमी यूज करूया पण ते ऑलरेडी आहे जिथे जिथे गरज आहे हां धान्य जर तुम्हाला प्लास्टिक बॅगवर टाकायचं असेल तर ते ठीक आहे कारण दुसरं आपल्याला ऑप्शन नाही ऑप्शन नाही हा काही लिक्विड असेल जसं तेल असेल किंवा दुधाच्या पिशव्या असतील पण ते जाड असतील तर त्याचं रिसायकलिंग युनिट्स हा ठिकठिकाणी निर्माण केलेला आहे रिसायकलेबल जर काय असेल प्लास्टिक तर त्याचा वापर करू शकतो खरं तर हा एक वेगळा विषय आहे फार त्याच्यावरती विश्लेषण करता येईल असा जो विषय तर याच्यामध्ये आपण ऍज ए मी एमन मॅन आहे तर माझा काय विश्य रोल असेल तिथे म्हणजे मला असं म्हणावं लागेल पिक्चरचा डायलॉग डोंट अंडर पॉवर ऑफ कॉमन मॅन मला सांगा तुम्ही कॉमन मॅन म्हटल्यानंतर त्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन लागत नाही का प्यायला पाणी लागत नाही का खायला अन्न लागत नाही का या सगळ्यांच्या भौतिक गरजा आहेत या गरजा ओळखून आपण खऱ्या अर्थाने ही सगळ्यांची गरज आहे कॉमन मॅन जरी म्हटला तरी त्याला एखाद्या गोष्टीबद्दल कमी माहिती असेल परंतु त्याच्यामध्ये ती जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल तुम्ही जर एक जाणीव निर्माण झाली तर नक्कीच एक आवड निर्माण होऊन तुम्ही निसर्गाची किंवा पर्यावरणाचं संरक्षणासाठी एक मोठं तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता मला असंच विचारायचं होतं म्हणजे एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये किंवा आपण घर सांभाळून संसार करत करत आज पर्यावरणासाठी आपण जे कॉन्ट्रीब्युशन म्हणूया आता तुम्ही जे म्हंटल तर कशा प्रकारे आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो स्वतःपासून सुरू करायचं म्हटलं तर पाण्याचा वापर हा योग्य व्हायला हो पाहिजे पाणी जपून वापरायला पाहिजे आपण जिथे जिथे जाऊ त्या त्या ठिकाणी पोल्युशन म्हणजे प्रदूषण हे कमीत कमी करण्याचा प्रयत्न करायचा सार्वजनिक वाहनांचा वापर जर जेवढा जास्त करता येईल तो जर केला तर नक्कीच त्याचा जो प्रेशर आहे हवा प्रदूषणासाठी असेल तो कमी होऊ शकतो त्याचबरोबर जे आपल्या घरामध्ये या बाबतीत आपण सुरू करू शकतो की आपलं जीवन हे पर्यावरणपूरक कसं असेल जसं की आपला आपण जे घरी भाजीपाला किंवा जे जेवणानंतर जे टाकाऊ पदार्थ असतात त्याच घरामध्येच रिसायकलिंग कसं करता येईल त्याचा वापर खत म्हणून कसं करता येईल या दृष्टीने आपण विचार करू शकतो त्याचबरोबर समजा पर्यावरणात तुम्ही कुठे गेलात प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी हा पर्यटनाच्या माध्यमातन किंवा काही माध्यमातन बाहेर जात असतो mm -hmm. सध्या मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जिथे जिथे जी जि जि जंगली फळं असतात जसं जांभूळ असेल आंबा असेल किंवा नेरली असेल फणज असेल अशा वेगवेगळ्या वनस्पतींच्या बिया तुम्ही फळं खाता mm -hmm. त्याच्या बिया तुम्ही जमा करून पावसाळ्याच्या दरम्यान त्या जर जंगलामध्ये टाकल्या तर ता मला असं वाटतं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन हे mm पर्यावरणाच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी -hmm. तुम्ही करता असं मला वाटतं नक्कीज है फार सुंदर आइडिया तुम्हें दिला आशा व्यक्त करतो अपने श्रुता हे करता आल तर नक्की करा आणि स्वतहून कॉन्ट्रीब्यूट म्हणजे कसं आपण सिंपल छोटे छोटे स्टेप्स यूज करू शकता जसं सरांनी सांगितलं की तो आपण प्लास्टिकचा वापर कमी करावा है ना आणि दुसरा आपल्या घरी जे कचरा वगैरे येतो त्याचं आपण नियोजन करून त्याचा कुठेतरी आपण खादसाठी उपयोग करता येईल अशी प्रक्रिया आपण जोडून द्यायला पाहिजे किंवा करायला पाहिजे असं सरांचा हे म्हणणं आहे आणि हा रिसायकल म्हणजे मोठा एक विस्तार सब्जेक्ट आहे त्याच्यावर पुढे आपण बोलूया आज आपण जैविक विविधता आणि जे सह्या विषय आपण घेऊन विचार करत होते तर जैविक विविध होऊ शकतो किंवा त्याच्याकडे आपला दृष्टिकोन कसा असायला पाहिजे मुळात शाळेच्या विद्यार्थ्यांना कि बाळारे जैविक विविधता म्हणजे काय तू सांगू शकणार नाही परंतु त्या मुलाला तुम्ही विचारलं कि बाहेर कोणते कोणते पक्षी आहेत किती वेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत वनस्पती त्यांची संख्या कशी आहे त्यांचा आकारमानानुसार त्यांच्या पानांचा किंवा झाडाचा उंची जाडी किंवा त्या फुलांच्या मध्ये फळांच्या मध्ये जी वेगळेपणे हे जर त्यांनी सांगितलं याचा अर्थ त्याला जैविक आहे रमेश मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो सांगू इच्छितो पश्चिम घाट हा जगामधला अकरावा अतिशय समृद्ध जै जैविक समृद्ध असा भूभाग आहे जिथे दोन हजारच्या वर वनस्पतींच्या अशा जाती सापडतात की जगात इतरत्र ते कुठेही सापडत नाही म्हणजे समजू शकता कि याच महत्व किती आहे कित्येक पक्षी कित्येक प्राणी कित्येक कीटक कित्येक साप हे या पश्चिम घाटातीलच किंवा सह्याद्रीमधीलच जंगलामध्ये आढळतात जगात इतरत्र कुठेही सापडत नाहीत याचं महत्व तुम्हाला जर म्हणजे जे आपल्या घरी आहे हे आपलं घरच आहे सह्याद्री म्हणजे आपलं घरच आहे हे जंगल म्हणजे आपलं घरच आहे या घराबद्दल परदेशातल्या लोकांनी येऊन सांगायचं आणि त्यांनी त्याचं महत्व आपल्याला पटवून द्यायचं याच्यापेक्षा आपल्याच गोष्टींबद्दल आपलं आपल्याला किंमत त्याची कळायला पाहिजे आणि आपणच त्याचं कॉन्ट्रीब्युशन देऊन आपण त्याचं कॉन्झर्वेशन कसं करता येईल हे बघायला पाहिजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो पर्यावरणातील प्राणी वनस्पती कीटक हे माणूस नव्हते तेव्हापासून आहेत आता पण आहेत आणि माणूस जर भविष्य काळात नसेल पण असणार आहे आणि माणसांनी हे विसरायला नाही पाहिजे की आपणही त्या निसर्गाचे अविभाज्य आणि अत्यंत महत्वाचे घटक आहोत आणि त्यानुसार पर्यावरण वादी होण्यापेक्षा पर्यावरण प्रेमी झालात तर नक्कीच कुठेतरी पर्यावरणाचं आपण संवर्धन संरक्षण करू शकतो नक्की सर सुंदर एक मेसेज पण तुमच्या या शब्दात आहे आणि नक्कीच आपण एक विचार केला तर वी आर अ पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट त्याच्या आपण जेव्हा लक्षा घेन अपन कार्य करतो कि जीवन जगतो केव अपने महत्व कहतो आ नक्की अपने हा स गोष्ठी का विचार कराला लगे नहीं तरी अपन विचार नहीं के तर आउट ऑफ द बॉक्स हो जाए सरान जी अपने संगित है तैयार तुम्हें एकदा विचार करा अन तुम्को कांट्रिब्यूट करता पर्यावरण सा नक्की करा जा सर संगना एक मैसेज या विषयावरते का देता है मित्रनो आज आपको आहोत रेडिओ पुणेरी आवाज <laughs> मला असं वाटतं पुणेकरांनी जर एक जरी पर्यावरणाच्या बाबतीत स्टेप घेतली mm. तर त्याचं कन्सिडरेशन हे संपूर्ण देशातील जे सुद्धा लोक आहेत त्यांना घ्यावं लागतं mm. कारण पुण्यातल्या लोकांना हे फार सुद्धा नागरिक आहेत फार ऍक्टिव्ह आहेत कॉन्शियस आहेत आणि या कॉन्शियसनेसच्या माध्यमातून पर्यावरणातील विविध घटक कॉन्झर्वेशन करू शकतो याचा mm. जर विचार केला तर मला असं वाटेल वाटतंय की वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे <laughs> तुम्हाला ते वाचन करायला पाहिजे ना की कशाचं कॉन्झर्वेशन करायचं <laughs> तरस तुम्ही त्याचं वाचन करून ते वाचू शकता <laughs> नक्कीच सर खूपच सुंदर मेसेज दिला आणि याच्यावर थोडासा साखोल विचार आपण केला तर आणि स्वतःच्या जीवनाबद्दलही विचार केला आपलं घर कुठं आहे आणि आपण काय करू शकतो ॲज ए फॅमिली मेंबर आपण सर्वांनी मिळून कशाप्रकारे याचा एक हेल्प म्हणून पर्यावरण प्रेमी बनू शकतो याच्यावर एकदा विचार नक्कीच करा आणि पर्यावरण प्रेमी बना असे शब्द सांगून आजचे या कार्यक्रम येतंच संपवतो आम्ही आणि पुढच्या भागात आपण अच्छा विस्तार अपन डॉक्टर श्रीनाथ कवड़ेसरानकन ऐंत तुम्हें ईकत रहा रेडियो पुनेरी आवाज वन जीरो सेवन पॉइंट एट एफ एम आनंदी रहा आनंद लुटा पुणेरी आवासरी पुणेरी आवासुणेरी आवासुणेरी आवास रेडियो आवाज एक सौ सात दशमलव आठ एफ खुश रहो खुशियां बांटो